केला। केला कुणी केलं मी केलं नाही कोणीतरी केलंय मग कुणी केलं वैज्ञानिक हाच तर शोध लावतायत बिग बँग चाललंय ना बिग बँग म्हणजे काय या विश्वाची निर्मिती कशी झाली याच संशोधन चालू आहे आणि किती आवाढव्य विश्व आहे बघा यापूर्वी मी कधी बोललो असेन नसेन मला ठाऊक नाही पण मला हा दृष्टांत खूप आवडतो आल्बर्ट आईन्स्टाईन नावाच्या एका शास्त्रज्ञाने ज्यानं अणुबाचा प्राथमिक शोध लावलाय तरुणाने हे ग्रंथ अवश्य वाचा एका ग्रंथाचं नाव आहे सायन्स फिलॉसॉफी अँड रिलिजन आणि दुसऱ्या ग्रंथाचं नाव आहे द ग्रेट डिझाईन विश्वाबद्दल तो लिहितो या ग्रेट डिझाईन नावाच्या ग्रंथामध्ये चौदा वैज्ञानिकांचे चौदा लेख एकत्र केले आणि त्याची प्रस्तावना म्हणजे संपादक आणि प्रकाशक अल्पर्ट त्याचं प्रस्तावन एक वाक्यच आय एम अ पली रिलीजिअस मॅन मी निष्ठावान धार्मिक वृत्तीचा माणूस आहे अणुबॉमचा शोध लावणारा म्हणजे वैज्ञानिकांनी ही गोष्ट मुद्दाम ऐकायला पाहिजे विज्ञानाचा थोडस शिकायला लागले ना कार्टे की त्यांना वाटत हे सगळं ठापट पसारा मांडलाय असं वाटायला लागतं याचं महत्वाचं कारण पूर्वीचे लोक आपल्यापेक्षा कोणी शहाणे होऊन गेले याच्यावर विश्वास बसत नाही कोणीतरी शहाणा असेल ना आपल्यापेक्षा आपल्या एवढं तरी शहाणं असेल ना मग त्यांनी हा विचार केला नसेल का हे ग्रंथ तरुणाने अवश्य अभ्यास तरुणाने याकरता म्हणतो वृद्धाने नका अभ्यास हो आता पन्नासशी ज्यांनी ओलांडली त्यांनी या भानगडीत पडू नका कधी बोलावणं येईल सांगता येत नाही कसले अभ्यास करता रामनान रामनाम घ्यान मोकळे तो आईन्स्टाईन सांगतो त्यामध्ये अनेक वैज्ञानिकांचे लेख आहेत हा मूळ ग्रंथ वाचा मूळ हे पुस्तक वाचा म्हणजे लक्षात येईल त्यामध्ये मला वाटतं तेरावा लेख आहे ही कन्फर्म नाही आहे आता पण बहुतेक तेरावा लेख आहे सर जेम्स जीन्स नावाच्या एका खगोलशास्त्रज्ञानं हा लेख लिहिला खगोलशास्त्रज्ञ आहेत पूर्ण आकाश गंगांचं वर्णन तो करतो अनेक फोटोज त्यांनी त्यातमध्ये दिले आहेत अनंत आकाश गंगा या जगामध्ये आहेत त्यापैकी आपल्या एका आकाशगंगेचं वर्णन तो करतो सुंदर आकाश गंगा तो म्हणतो आपल्याला दृग्गोचर होणारे म्हणजे सूक्ष्मदर्शकातून दिसणारे जेवढे जेवढे ग्रह अशी एक आकाशगंगा कल्पिली कल्पना केली त्यांनी अनेक ग्रह आहेत त्यामध्ये सोम आहे जे चंद्र आहे सूर्य आहे बुध आहे वगैरे वगैरे गुरु आहेत शुक्र आहेत सगळे आहेत इतरही ग्रह प्लूटो वगैरह अकाश गंगा ज्यादा आकाश गंगे वर्णन आकाश गंगे रचना फुगले सारी है फुगले पुरी खाची पुरी पुरी भाजी अभी फुगले पुरी, पुरी कल्पना करा मध्य मध्य मध्य मध्य मध्य मध्य डॉट डॉट डॉट इधुन इथ किती अंतर आहे म्हणतो तो गणित म्हणले तो गणितच नाही पोचायचं असेल तर एक यान प्रत्येक तासाला पंधराशे कोटी माइल्स पर आवर पंधराशे कोटी मैल एका तासाला म्हणजे काय वेग असेल कल्पना करा इकडं शंभरचं दीडशे झालं तर काय होत कारमध्ये बसल्यावर विमान जरा चालतो जमिनीचा संग सोडला जमीनी चाहिए थोड़ा वेग चलो मराग विम कलना मानतेशे कोई दुसर टोका सात को वर्ष लगती घा वटे कुट हॉटेल नहीं है गाड़ी थामते कर म्हणजे निघालेला माणूस तिकडे जायपर्यंत परत माकड झालेला असेल होय कि नाही हो म्हणा जिवंत असेल तर आणि परत यायचं असेल तर पेट्रोल किती घ्यायला लागेल ते डिझेल काय जे लागतं ते इंधन तो म्हणतो या एका आकाशगंगेच्या तुलनेमध्ये विचार केला तर आपली जी पृथ्वी आहे ती फोडणीतल्या मोहरी एवढी पण नाही धुलीकणा एवढी आहे म्हणतो तो आकाश गंगेचा एका आकाश गंगेचा विचार केला तर पृथ्वी धुलीकणा इतकी आहे मग त्या धुलीकणामध्ये असलेलं आपला देश केवढा त्या आपल्या देशामध्ये आपलं राज्य केवढं त्या आपल्या राज्यामध्ये आपलं गाव केवढ त्या आपल्या गावामध्ये आपलं घर केवढ त्या आपल्या घरामध्ये आपण केवढे आणि त्या आपल्यामध्ये विचार करायला दिलेला असलाच तर मेंदू केवढा आणि एवढ्या मेंदून म्हणतो देवाला रिटायर्ड करा आणि दुसरा म्हणतो नकाओ बिचाराला कुठे जाईल नोकरीला तो या दोन्ही म्हणण्याला काय अर्थ आहे शेवटचं वाक्य आहे तेवढ्या अवाढक विश्वाची रचना भगवंतानं केली पण केवढी नियमबद्ध आहे प्रत्येकाची ग्रॅव्हिटी पॉवर योग्य तेवढी ठेवली ते चंद्राची जेवढी आहे तेवढी पृथ्वीची नाही पण पृथ्वी चंद्र सूर्य चालले ते एकमेकावर धडकले असं कधी आहे का लाखो वर्षात वाटे कुठे ट्रॅफिक पोलीस आहे का सारखे बंद पडणारे सिग्नल आहेत का पैसे खायची काही व्यवस्था आहे का वाटेत तू म्हणतो तु काय व्यवस्था आहे ही द गॉड मस्ट बी अ ग्रेट मॅथमेटिशियन देव हा विशेष गणितज्ञ असला पाहिजे आपण गणित मांडतो करतो? सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत यायला आठ मिनिटे लागतात पृथ्वी गोल आहे त्याची ग्रॅव्हिटी पॉवर अशी आहे सूर्याच्या ठिकाणी प्रत्येक सेकंदाला पन्नास हजार टन हायड्रोजन जळतो त्याचा हेलियम तयार होतो आणि त्या प्रकाशाने आपल्याला ऊर्जा आणि प्रकाश मिळतो आणि मग आपली पृथ्वी जगते हिवाळा उन्हाळा पावसाळा सूर्यामुळे होतात दिवस रात्र सूर्यामुळे होतात हे आपण म्हणतो पण यात बदल करू शकतो काही अशा अनंत आकाशगंगा या विश्वामध्ये आहेत अनंत अनेक आकाशगंगा पण आमच्या ऋषी मुनी त्याच्या मालकाला एका नावात आणला एका नावात अनंत कोटी ब्रह्मांड नायक एवडा महान असला तो, तरी जनाबाई चलामदेवामदेवा खेलगढ़ हो समर्थान करता अनेकदा प्रगट होतो। किती प्रभाव मोटा है स्वभाव किती किमल है विश्वाक पार विचारावा संपूर्ण विश्व निर्माण करना भगवंत स्वरूप कथमितातम कस खरा विचार बोबरच समाधि लगा तीस सत्पुरुषांगते कुछ ही कार्यक्रम बसले तरी समीत रामकृष्ण परमंस एकदा सर्कस बघायला गेले सर्कस खूप आग्रह केला लोकांनी गेले आणि ते सगळं झालं अनेक प्रयोग असतात त्याच्यामध्ये ते झाले मृत्यू गोलातनं गाडी चालवा ते झालं ती जोकर मंडळी त्यांच्या उड्या मारून झाल्या सगळं संपत आलं हत्तीनं फुटबॉल खेळला पाहिजे उत्तर प्रदेशच्या हत्ती ते सगळं पाहिलं उत्तर प्रदेशची सरकस होती ती आणि रिंगमास्तर फार मस्त जाडजूड होती तुम्ही का असता मला कळत नाही मी खरं इथलं सांगतो हत्तीला नाचवणारी ती अशी माया पडली सगळ्यांच्या वर त्या सरकशीची आणि परिणाम असा झाला आणि सगळ्यात शेवटी ते वाघसिंह आले होकीचे खेळ असतात मोकर बिकर पण वाघ सिंह सगळ्यात शेवटी आले रामकृष्ण बघत होते आणि एकदम समाधीत गेले वृत्तीवर राहिले नाही समाधीच सगळे लोक निघून गेले रुदू होता बरोबर त्यांचा भाचा हृदयराम ठाकूरजी उठव उठो, उठो उठो चला चला चला मॅनेजर धावत आला सगळी माणसं धावत आली आणि त्यांना उठवायचा प्रयत्न करू लागली उठे बराच वेळानं समाधीतून उत्थापन झालं बराच वेळानं आणि प्रश्न विचारला म्हटलं हे कस काय झालं एकदम समाधी लागली म्हणाले ते वाघ सिंह आले ना मला माझी आई आठवली माझ्या आईचं वाहन आहे ना ते विश्वाचा विचार करायला लागले रे लागले की त्यांची समाधी लागते कुठलाही विचार करा कथमिदम जातमचा विचार करणं म्हणजे समाधीच लागणं कोहमचा विचार करत करत गेलो ना की समाधीच लागते जर नीट केला तर कथमिदम जातम पंच महाभूत आहे थोडक्यात विषय मांडतो पुढे जाऊया पहिल्याच चरणाला जर पाच दिवस लागले तर श्रोत्यांचा गैरसमज होईल की हे प्रोफेशनल सिक्रेट दिसतय पुन्हा बोलवावं म्हणून तसं समजलात तरी चालेल मनापासून कीर्तन ऐका श्रद्धेला कुठे धक्का लावू देत जाऊ नका कोणत्याही श्रवणाने कोणत्याही विचाराने धक्का लागला त्याच वैयक्तिक नुकसान होत असत दुसऱ्याचं काही नुकसान होत नाही ज्याच्यावर आपण काही आरोप करतो त्याच काही नुकसान होत नाही आपल्या श्रद्धेला धक्का लागला की आपलं नुकसान होतं म्हणून सांगतो की थोडक्यात विषय मांडू या कारण पुढचे विषय अजून आहे दोन दिवस आपल्या जवळ आहेत त्यामध्ये अभंग हा जसा जमेल तसा पूर्ण करून मग आम्ही जातो पुढच्या आकाश हे या, या चार भूतांचं वस्तीस्थान आहे त्यानंतर वायू दिसत नाही पण वायूचा अनुभव येतो वारा लागला की आपल्याला कळतो अग्नी आप आणि पृथ्वी हे डोळ्यांना दिसणार आहे अग्नी दिसतो दृग्गोचर असणारी ही तीन भूत आहेत पण याच्या आधीची जी दोन भूत आहेत ना ती दृग्गोचर नाही आहेत पण वायू हेचर आहे आकाश नावाची गोष्ट सुद्धा आपल्याला अनुभवाला येते पंचमहाभूतांचा आपण अनुभव घेतो हे, हे कसं निर्माण झालं म्हणाले सगळ्यात पहिल्यांदा आकाश निर्माण झालं त्यानंतर त्या आकाशामध्ये वाऱ्याची झुळूक वाहिली सहज एक थंड झुळूक वाहिली एक उष्ण झुळक वाहिली उष्ण झुळकेतून अग्नी निर्माण झाला आणि थंड झुळूक जी वाहिली त्यातून पाणी निर्माण झालं यानंतर पृथ्वी निर्माण झाली जडांश निर्माण झाला यातूनच निर्माण होत होत होत निर्माण झाला आणि पाण्याची आणि पृथ्वीची गाठ पडली मातीची गाठ पडली त्यातून वनस्पती निर्माण झाल्या त्यातून बीज निर्माण झाली आणि अनेक देह निर्माण झाले पहिल्यांदा आमिबा निर्माण झाला अमुख निर्माण झालं वगैरे चौऱ्याऐशी लाख देह निर्माण झाले सरपटणारे प्राणी निर्माण झाले पाण्यात प्राणी निर्माण झाले सगळ्यात शेवटी माणूस निर्माण झाला आणि निसर्गानं प्रडक्शन थांबवलं निर्मिती थांबवली याच कारण उपनिषदात अशी कथा आहे की कुठलाही निर्माण केलं की तो निघूनच जायचं सापाला निर्माण केला तो सळसळत निघून गेला गाढवाला निर्माण केला तो लाथा मारत मारत निघून गेला उंटाला निर्माण केला उंट जरा ओंगळ झाला होता असं वाटलं त्यानं की जरा इथं कमी पडले जरा इथे जास्त झाला ढीक त्याचा त्याला बोलवलं तुला तयार करतो उंट म्हणला नाही अभि आम बनचुके म्हणला म्हणून बन चुका झाला ना जो तो परमार्थात कधी सरळ होत नाही त्याला ब्रह्मदेव सुद्धा बदलू शकत नाही म्हणून कधी परमार्थात बन चुकेपणा नाही कुणाचही लिसन करण्याची वृत्ती कायम ठेवावी ज्याला पुढे जायचंय त्याने आणि बालादपे सुभाषित्रायम लहान मुलगा जरी बोलत असेल तरी लक्ष देऊन ऐकायची वृत्ती ठेवावी हा किता सांगता रे बोआ गोव्यात आहे किता सांगता रे बोआ काय सांगणार आहे बुवा विशेष असं नाही होता का असं निर्माण बरंच केलं सगळे सरळ निघून गेले त्यानंतर माणूस निर्माण केला माणसानं वळून निर्माण करणाऱ्याला विचारलं मला निर्माण करणारा तू कोण आणि ब्रह्मदेवाला इतका आनंद झाला शेवटी आनंद आपल्याला विचारणारा कोणीतरी आहे हाच असतो तिने सांगा मुलं आहेत का नाहीत हा प्रश्न नाहीये विचारत नाहीत ना मग काय नसलेली बरी म्हणतो मनुष्य गोंदवली महाराज मना कलियुगत नय जय रघुवीर न विनोद सोडन दिया पंचमहाभूत निर्माण कश्मीर आकाशापास आकाश निर्माण आकाश कस कथमित आकाश या अर्थ का काही नाही त्याला आकाश म्हणता शून्य खम अंबर आकाश काही नाही तेव्हाच काहीतरी वस्तू ठेवता येते की नाही तिथं अबुआ म्हटले जरा इथे या की अहो या काय तुम्ही तिथे उभ्या की तिथलं आकाशतत्व तुमच्या पृथ्वी तत्वाने व्यापलेलं आहे ते तुम्ही बाजूला वा मी तिथे येतो आकाश म्हणजे पोकळी म्हणजे काही नाही शून्य शून्य म्हणजे आकाश शास्त्राने आकाशाला शून्य म्हटलंय पण शून्य अशी स्थिती निर्माण होण्यापूर्वी काय होत कारण कोणतीही स्थिती निर्माण करण्यापूर्वी कोणीतरी असतोच ना मी पुण्यामध्ये गेलो ना दहा वर्षापूर्वी पुण्यात गेलो आता कोणी आलं ना आमच्या घरी की मी सांगतो हे मी शून्यातून निर्माण केलंय उदाहरण सांगतोय आपण प्रत्येक जण केव्हा के ना हे वाक्य बोललेलो आहोत काही नव्हतं आम्ही बेळगाव मध्ये आलो काही नव्हतं आम्ही शून्यातनं निर्माण केलंय म्हणतो की नाही आपण तसच भगवंतानं हे शून्यातनं निर्माण केलं असा अर्थ घ्या म्हणजे शून्य नावाची गोष्ट असण्यापूर्वी शून्यातून काहीतरी निर्माण करणारा होता शून्यातून निर्माण करणारा आहे म्हणून तर शून्यातून निर्माण केलं आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टींचा विचार करावा लागेल हे विश्व निर्माण करताना या विश्वाचं मटेरियल कुठनं आणलं म्हणजे मटेरियलला वेदांताच्या भाषेत उपादान म्हणतात आणि निर्माण करणारा कुणीतरी आहे त्याला निमित्त म्हणतात म्हणजे उदाहरण सांगतो माती हे उपादान कारण आहे आणि कुंभार हे निमित्त कारण आहे लक्षात आलं स्टूल आता हे इथं समोर ठेवलंय लाकूड हे त्या स्टूलचं उपादान कारण आहे आपल्या स्वरूपाला मिटवून घेऊन स्वतः उप होतो आणि आपल्या स्वरूपाचं ती वस्तू दान करते लाकडानं स्वतःच्या स्वरूपाचं दान केलं आता आपण याला लाकूड नाही म्हणत त्याला आपण स्टूल म्हणतो लाकूड त्यातलं आहे आपल्याला कळतं पण ते गुप्त आहे त्याचं नाव आज स्टूल आहे आणि निर्माण करणारा जो सुतार आहे तो त्याच्यापासून वेगळा आहे त्याला निमित्त म्हणतात जगात कारण दोन एक निमित्त कारण एक उपादान कारण इत समू सकते स्टूल सोना सोना है उपादान कारण, सोनार है कारण। माती, जा जा माती है उपादान कारण ठोका छोटस पक्वे बता था पक, पक बे कुार ही सस्तुपास दूर रहती पण ती वस्तू निर्माण व्हायला कारणीभूत असणारी निमित्त कारण आहेत आता विचार हा की हे विश्व निर्माण करायला त्यानं उपादान कुठनं आणलं मटेरियल कुठनं आणलं काही नव्हतं तर आणलं कुठन साधं घर बांधायला काढा रस्त्यावर खडी टाकली वाळू टाकली ना ट्रक तो पडला आणि ते सगळं येऊन पडला ना साहित्य की लगेच नगरपालिका वाले येतात ना पावती फाडायला रस्त्याचा वापर साहित्य ठेवण्याकरता केला येतात ना केवडा डोक्याला ताप होतो सांगा मग एवढी आवाड हव्य पृथ्वी एवढा आवाड हव्य गुरु एवढा आवाढ हव्य मंगळ हे साहित्य त्यानं कुठे ठेवलं होतं गोल करण्यापूर्वी ही पाणी पृथ्वी वेगळं पाणी एकत्र गेलं ते पाणी ठेवलं कुठल्या बॅरेल मध्ये विचार आला पाहिजे हो नुसते मरून गेले त्याला काय अर्थ आहे जिथं राहिले त्या गोष्टीची ओळख नको का करून घ्यायला समर्थ कर उपादान कारण ही आणि भगवंत है भगवंत है तो कसा श्रुति है आत्मनह आकाश संभूतहा आत्म्या आकाश निर्माण आकाशाद वायु वायोर अग्निही अग्नेर आपहा अद्भया पृथ्वी पृथ्वी औषधया औषधी अन्न आणि अन्नात पुरुष वायू पासून अग्निनिर्माण झाला ही श्रुती ऐकताना पटत नाही पण हायड्रोजन काय सांगा वायू आहे आणि ऑक्सिजन काय सांगा वायू आहे हायड्रोजन जळतो की नाही ऑक्सिजन जळायला मदत करतो की नाही हे दोन्ही एकत्र केले तर के H2O, टू अ म्हणजे आणि म्हणजे एकमेकातूनच एकमेक एक निर्माण झालं हे तुमचं विज्ञानही हल्लीच सांगताय ना त्याला सगळं कळलंय असं समजू नका विवेकानंद म्हणायचे विज्ञानाला अजून अध्यात्म कळायला खूप वर्ष लागणार आहेत म्हणायचे या जगात चमत्कार नावाची गोष्ट मानायचेच नाहीत विवेकानंद ते म्हणले चमत्कार काही नाहीच आहे विज्ञानाला जे कळत नाही त्याला आपण चमत्कार म्हणतो म्हणले असो मुद्दा संगाइस है, अपले सांगा इसा है।, या है विचार जर केला जड़ रूप सुधा भगवंत है सावतामा अभंग है ना काना मुला मुजी विठा बाईमा माजी गांदा मूळा भाजी गांदा मूळा भाजी अबकी विठाबाई माजी गांदा मूळा भाजी अबकी विठाबाई माजी गांदा मूळा भाजी अबकी विठाबाई माजी त्यानं अखंड अनुभव आहे हे सगळं पांडुरंग आहे आपणही म्हणतो हे सगळे पांडुर तुम्ही पण पांडुरंग जात किंवा देव तुमच्यात नाही का एकमेकांची स्तुती करताना म्हणतो तुमच्याशी माझं फार जमतं म्हणून तुम्हाला म्हणतो देवासारख्या तुम्हाला म्हणतो राक्षासारख्या पाठ असलेलं वाक्य बोलणं निराळ आणि चिंतन करून स्वतःच्या अनुभवाच्या पातळीवर आल्यानंतर वाक्य बोलणं निराळ था था। हे विठाबाई माझं कसं काय म्हणायचं सावता माळी म्हणतात मी पण म्हणतो की पाठ करून त्यातही एकच चरण पाठ दुसरं येत नाही या अनुभवापर्यंत जायचं कथमिधन जातम हे सगळं निर्माण कस झालं आता सांगितली उतरण कसं कसं निर्माण झालं म्हणून हे सगळं भगवंत आहे मधल्या आकाशाचा अनुभव जरी घेतला तरी तो भगवंत आहे सिद्धांत ती भिंतीचा अनुभव घेतला तरी तो भगवंत आहे या भिंतीच्या पलीकडं काही असेल काही कळत नाही याचा अनुभव सुद्धा घेणं म्हणजे भगवंतच आहे याप्रमाणे ज्याचा देहाच्या माध्यमातून अनुभव येतो त्या देहा सकट सगळं भगवंत आहे भगवंतांनी हे सगळं निर्माण केलंय काय निर्माण केलं हा प्रश्न आता नको उपस्थित करायला कस निर्माण केलंय हे बाजूला ठेवूया हे सगळं भगवंत कसं आहे हे सिद्धांतानं सिद्ध करूया म्हणजे विवेक करायला सोपं जाईल आणि मग साधन सुरू करता येईल उद्यापासून एक दृष्टांत घेऊया दृष्टांताच्या स्पष्टीकरणाच्या पद्धतीला वेदांतामध्ये वाद असं म्हणतात अजातवाद परिणामवाद विवर्तवाद अनेक वादाचे प्रकार आहेत आपण घरात घालतो तो विवाद बर का वाद त्यातला एक वाद घेऊया परिणाम, परिणाम वाद घेऊया परिणामवाद म्हणजे याचा परिणाम होत होत गेला आणि आता समोर आहे माती आणली कुंभाराने पाणी घातलं अजून काय पदार्थ घालायचे रंग वगैरे घालायचा तो घातला तो तुडव तुडव तुडवला अनेक दिवस तुडवल्यानंतर अगदी पृष्ठमय झालं ते त्याला कुठलाही आकार दिला तरी वळेल अशी माती झाली हट्टीपणा त्या मातीचा गेला आणि मग त्या कुंभाराने साक फिरवलं मातीचा गोळा घेतला आणि तो त्याच्यावर ठेवला आणि गोल फिरायला लागल्यावर त्याला आकार द्यायला लागला असा असा असा असा करत असा असा असा असा असा असा आणि हळूहळू त्याचा एवढा माठ झाला मग असं असं करून मग ते छोट बोळक मग मोठा मग मोठा म मोठा म मोठा एवढा माठ झाला त्याला छान काठ तयार झाला मग त्याला एक जवळच हे घेतलं आणि असं असं असं असं करून गोल चालू असताना त्याला नक्षा काढल्या दोन चार आणि तो काळा किंवा तांबडा ओला मातीचा माठ बाजूला ठेवला आधी सावलीत वाळवला उन्हात वाळवला तर तडकतो सावलीत वाळवला आणि मग भट्टीत भाजला विक्रीला आणला आता याच नाव काय आहे याच नाव काय सांगा खणखणीत बोलायला हरकत नाही मी अवमान करणार नाही आपण चिंतन करताय माठ म्हणा डेरा म्हणा असं त्याच नाव आहे कालपर्यंत त्याच नाव काय होत आता काही फरक पडलाय का मातीत त्या मातीच आहे की नाही ती पण रूप धारण केलं नीट है? रूप धारण केलं की त्याला नाम द्यावं लागतं जोपर्यंत रूप नव्हतं तुलनेनं लक्षात घ्या मातीला पण रूप आहे म्हणून माती म्हणतो त्याच्यापाठी मग पाणी म्हणतो त्याच्यापाठी मग अग्नि म्हणतो त्याच्यापाठी मग वायू म्हणतो त्याच्यापाठी मग आकाश म्हणतो आणि त्याच्यापाठी मग ब्रम्ह म्हणतो पण जशी जशी जरे रूपात फरक पडत गेली रूपामध्ये जशी जसे बदल होत गेले तसं तसं नाव दिलं गेलं मग मला सांगा नाव हे कशाला दिलं गेलंय रूपाला रूप याचा अर्थ काय मुळातलं जे आहे ना ते बदललं की आणि काहीतरी इंद्रिय गोचर झालं की त्याला रूप म्हणता पण आपण व्यवस्थित जाणू शकतो माठाकडं पाहिल्यानंतर की हा मातीचा माठ आहे मातीचा डेरा आहे असं म्हणू शकतो हो आपण म्हणजे त्याच्या नामारूपा सकट आपण मातीला स्वीकारू शकतो स्वीकारू शकतो म्हणजे जाणू शकतो फुटला घट फोडला अगदी त्याच्यावरनं गाडी गेली सुरा झाला हो त्याच्यावरती मुलांनी दगडबिगड मारली जशी होती ना माती तशी झाली आता त्याला तुम्ही डेरा म्हणाल का हो। मठ मनाल का आता तुम्हें मील मे आता नाम रूपा बाध कर नाम बाजूला सरकन अपने मूल स्वरूप अव आला बरबर है ना मला आता सांगा जो शिकलेला है जो बुद्धिमान है तो नाम रूपा त्याग न करता सुध्ध घटा मध्य माती पक नहीं प्रत्येक वेला फुटने नर माती सा साक्षात्कार ही हि कटकट है सुवर्ण परिणामवादच्छ सोन्याची अंगठी सोनाराने केली मला मात कि कारणावली ल जात है का सोनला जास्त हो सोन वो त्यातले पाहू शको तो सुवर्णकार रूप पहुन भूलतिक विश्वाक ब आकाश निर्माण झालं कशातून परमेश्वरातून त्यानंतर उरलेली चार भूता निर्माण झाली कशातून परमेश, परमेश्वर परमेश्वर सोडून नाईत आणणार जसा मातीचा माठ झाला तस या संपूर्ण पंचमहाभूतांचं विश्व त्या एका परमेश्वरानं व्यापलेलं आहे पण हे व्यापण्यापूर्वी त्यानं तीन गुण निर्माण केले सत्व रज आम तुम्हारे विज्ञा आधार ने सुधा इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स एंड न्यूट्रॉन बरबर है ना सत्व शांत रहो इलेक्ट्रॉन घर घर घर घर घर घर घर घर फिरतो ना रजगुण आणि प्रोटॉन्स प्लस या तीन गुणांनी हे विश्व व्यापलेलं आहे सगळं भरलंय पण त्याच्या एकमेकाच्या भोवती फिरण्याच्या स्पीड वरती धातू बदलतो अशा या तिघांनीच सगळं जग व्यापलेलं आहे त्याप्रमाणे सत्व रजना आणि तम या तिघांनीच सगळं विश्व व्यापलेलं आहे आणि हे तीन गुण निर्माण कशातून झाले त्याला सांगितलं गुणमाया निर्माण करणारी गुणमाया ही गुणमाया कशातून प्रसवली मूळ माया आणि मूळ माया कशातून जन्माला आली परमेश्वरापासून म्हणजे हे सगळंच्या सगड़ सगळं अध्यात्मानं विचार करा किंवा विज्ञानानं विचार करा त्या एका स्वरूपापासून चैतन्य शक्तीपासून निर्माण झालं म्हणून तो कसा आहे तो सद्रूप आहे चिद्रूप आहे आणि आनंद रूप आहे सच्चिदानंद म्हणतात त्याला असा तो आता त्या शब्दात घुसायला नको एवढाच मुद्दा सांगतो कथम इदम जातम भगवंतापासून हे निर्माण झालंय को वा करता सविद्यते आता आपण उपादान पाहिलं पण करणारा कोण वेगळा परत तो वेगळा राहिला पाहिजे ना कुंभारासारखा विशेष आहे हे सगळं तो झाला आणि तरी सुद्धा पुन्हा स्वतःच सच्चिदानंद रूप वेगळं ठेवलंय त्यानं कस वेगळं ठेवलं आपल्याला गाठ स्वप्न पडत बघा गाठ झोप लागली पुन्हा गाठ झोप लागली मध्ये काही वेळा स्वप्न पडतात त्या स्वप्नामध्ये आपण जिलबी केली बुवा कशाला के नाव काढलो मला सांगा झोप झोपताना आपण काय कडई उशेशी घेऊन झोपतो का तेल स्टोव गॅस बेसनपीठ भिजवलेला अगदी ते तो तांब्या बरंच माहिती बुम्हाला मला कीर्तन कमीच येतं खायचं ये जास्त येत जय जय गाठ झोपेमध्ये आपण जिलबी करतो आणि पुन्हा सगळं तेल वरती आलेल्या उकळ्या गरम गरम लागतं ते स्वप्नात आपल्याला हे जरा लांब तेल उडेल एकमेकांशी बोलतो आपण तिथं पुन्हा जेवायला बसतो जिलबी ताटात आपणच घेतो ताट कुठन आणलं पाट कुठन आणला ते गॅस कुठला आणला कुठनं आणलं हे सगळं आपण आणि पुन्हा जिलबी खाताना ती गोड झालीये का आंबट झालीय कशी झाली ते आपलं आपल्याला कळत इतकंच नाही जाग आल्यावर सुद्धा ती चवतोंडावर असती झोपेत जर घाबरला असेल ना मनुष्य तर जागा झाला तरी सुद्धा असं होत की समर्थांचा निद्रानिपण निद्रा वाचा एक तेवच कोण पाहती एकाचे डोळे लागती एकाचे डोळे झाकती एक ते वच कोण पाहती भलती कडे घरात नीट झोप येत नसेल तर कीर्तनाला येत चला जय जय रघु मुद्दा विसरायचा नाही स्वप्नामध्ये हे सगळं कोण झालं मीच झालो मीच हे सगळं स्वरूप धारण केलं स्वप्नामध्ये आणि तरी पुन्हा अनुभव घ्यायला मी वेगळा उरलो की नाही या प्रमाण हे सगळं च्या सगळं विश्व भगवंतानं निर्माण केलं म्हणून छान श्रुती आहे पुरुषसुक्तातली सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात सभूम विश्वतो अृत्वा एवढं सगळं निर्माण करून अत्यकिष्ठ दशांगुलम तरी सुद्धा तो उरला बाजूला म्हणून करता पण तो आहे निमित्त कारण पण तो आहे विश्वाच आणि उपादान कारण सुद्धा तोच आहे उपादान आता विवेक करायचा आहे विवेक काय करायचंय मनुष्य जन्माचे करावे सार्थक हा विचार करायचं सामर्थ्य फक्त माणसामध्ये आहे की नाही गाडवामध्ये आहे का गाड विचार नाही करू शकत बैलाला तुम्ही चार पेंड्या घाला चार पेंड्या बैलाला घाला एक पेंडी दोन पेंड्या तो खाल्ल्या पण उरलेल्या पेंड्यावरती तो घाण करून ठेवतो संध्याकाळी हे खायला उपयोगी येईल म्हणून जरा वरती ठेवूया बाजूला सारखं खाली आपण ते घाण टाकायची ती खाली टाकू कळतं का त्याला अगदी जडाला काहीच कळत नाही माझ्या हातातलं घड्याळ काय कळतंय का घड्याळाला त्या घड्याळाला माहितीये का मी मालक आहे त्याचा मी दहा मिनटं पुढे पाच मिनिटं माग आहे हे काही कळतं का मी मला स्टीलचा पट्टा आहे का सोन्याचा पट्टा आहे त्या कळतं का मी आता बंद पडलो आणि चाललो हेही कळतं का अगदीच जड आहे पण ज्याला आपण चेतनेचा चेतनाचा अनुभव येतो अशी सृष्टी धरा यांना विषयांच्या उपभोगापुरती कळायची व्यवस्था दिली पण मी कोण आहे आणि या विश्वाचा निर्माता कोण हा विचार फक्त माणूस करू शकतो असा विचार जो करत नाही नाही तो करो मनूस नहीं बन पावोनी नरदेह जाण जो न साधी ब्रह्मज्ञान तो लांडा गर्धब जाण उच्छे विण दुपाई लांडा शेपूट नसलेला गर्धब मे गाढ़ थ महाराज मनतागवा तो, तो रागवा जो आत्म्या विचार कर जीव जगत ईश्वर संबंधा विचार कर मणसा देहत पशु है, है। शास्त्राच फार स्वच्छ वचन है मनुष्य जन्मा चार्थक चा कशा मध्य है हा विचार कर उधार कर हा विचारा योग्यता भी लगते। लक्षा शेको जन्म साधन के नंतर हाँ विचार यो भगवंत आवड़ा आधी खूब वर्ष लगता आम्ही बहुपुण्य के, के लिए विठले कृपा अनेक जन्म पुण्य सत्कर्मान परिपाक नामदेव महाराज मन आम भगवंत आवड़ू लगला बहुत सुकृता की गोड जोड़ी विठली आवड़ी समर्थ म्हणाले अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे एरवी हा परमार्थ न घडे हे व्यासवचन भागवती म्हणून थोडे गंभीर व्हा स्वत जीवनाकडे पाहताना थोडे गंभीर व्हा आमचं आपलं हे बरं असा विचार नका करू असा विचार करतो तेव्हा आपण पळपुटेपणा करतो समर्थांची ओबीआय या करता की नाम घेतलं तर एवढं पुण्य प्रदक्षिणा घेतलं तर एवढं पुण्य दान केलं तर एवढं पुण्य अजून काही तीर्थयात्रा केली तर एवढं पुण्य सगड़ जा सग चली योजना ओवी समर्थन की ओबीथान पाहे सदा आत्मज्ञान पाहे सदा पुण्यास नहीं मरिया दुष्टपातको न नाम जपाला त्याला मर्यादा आहे त्याला मर्यादा आहे या चिंत का हो। बुद्धी जागृत आहे तोपर्यंत आपण हे साधन करू शकता त्या साधनांचा सा मी उपहास करत नाही त्या साधनानंतरच हे साधन करण्याचं सा सामर्थ्य प्राप्त होत पण सर्वोत्तम साधन आहे ते चिंतन अनन्यास चिंतयंतो माम साधनेला यांत्रिकता येऊ देऊ हल्ली यंत्र फार निघाली हो, सगळ्याची यंत्र जपाचं यंत्र निघाल खट खट खट ते घरात पण लावून ठेवतात श्रीराम जय राम जय जय राम, राम। लोकांना आलं वाटत किती बारमारती गायतो हे पण जप ते मशीन करत असत यांचा काही संबंध नाही देश घरात असेल तर काढून टाका असा मुद्दा नाहीये विचार करा हा कि त्या याचा माझ्या परमार्थाची नेमका किती संबंध आहे खरच परमार्थ करायचा असेल तर थोड सिरियसली समर्थाने घणाघाती टीका केली गोमूत्राचे मोघे घेतले म्हणले गोमूत्र पितात लोक इतकं स्वतःला स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात पण समर्थ म्हणाले म्हणून भक्ती भाव आणि भजन ध्यानधारणा मुद्रा अस भक्ती भावा आणि भजन हे सकल ही फोल जवळ ब्रह्मज्ञान प्राप्त नाही तेव्हा तरी एम जाऊया ना पीएच डी नको का करायला मग कुठं डिलीट नको का व्हायला आणि आपण डिलीट झालो हे डिलीट नको का करायला थोडीशी झेप मोठी ठेवूया नॉट फेल्युअर बट लो अँशन इज अ क्राईम याचा अर्थ रोजचं गुरु न दिलेलं साधन सोडा असं नाही ते साधन करताना हा विचार करा की मला पुढे जायचंय मला पुढे जायचंय पुढे जायचंय नाही तर रुटीन म्हणून माणसं सतत तेच करत असतात पण आपली प्रगती किती झाली याचं सिंहावलोकन फार थोडे लोक करतात कथा कीर्तन प्रवचन याच करताय श्रोते हो की थोडस हे चिंतन झालं पाहिजे कथा कीर्तनकार प्रवचनकारांना का बोलवायचं उद्योग नाही म्हणून बोलवायचं का एक दृष्टान्त संग थो एखा गाड़ी भरधाव वेगा समझा तिरुपति लग स्पिओं कटा सोमो सारा अठध सीटर एवडे लोग बसले घर कुछ लोग दोनों मित्र ड्राइवर एक चांगला निवडलेंग करते है झोप आली रात्रीच्या वेळेला जेवले कुठेतरी हॉटेलमध्ये पुन्हा गाडीत बसले आता निघाले जेवण करून पुन्हा झोप आली मग असे जाता जाता जाता जाता बाकीचे लोक झोपतात पण ड्रायव्हरची जबाबदारी काय असते हो मध्ये मध्ये तो गाडी थांबवतो हवा चेक करतो पेट्रोल किती आहे ते बघतो काय डिझेल किती आहे ते बघतो आणि सगळ्यात महत्वाचं बघतो कि तिरुपती अजून किती माईल्स माई, माईल्स राहिले तिरुपती किती लांब याचा तिरुपति अजु लाभ हैत्तर कि तिरुपती कि पेट्रोल ही खर्च होता जाती वेल ही खर्च हो तो श्रम ही खर्च होता कटकट -कट होते वेगली ती गाड़ी भगवंता दी है ती भगवंता पर्यंत करता मध्ये मध्ये कथा कीर्तन प्रवचन पारायण गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या निमित्तानं अजून किती भगवंत लांब आहे बघावं त्याकरता थोडा देह शांत बसवा थोडा स्पीड कमी करावा आपल्या आयुष्याचा आणि तेवढं शांत बसून बघावं अजून भगवंत किती लांब राहिलाय वाटेमध्ये कितीही चांगला खाण्याचा पदार्थ असला तरी तिथं थांबत नाहीत शहाणी माणसं ते खातात नी पुढं आला तसं विषयांच्या उपभोगाचे जरी प्रसंग आले चांगल्या वाहन खरेदीचे घर खरेदीचे तात्पुरत्या एखाद्या समारंभाचे प्रसंग आले तरी ते एन्जॉय करून पुढेच आला तिथे थांबू नका ते कुठला सिरियल तिकड या लाजीरवाण्या घरातच आहे सगळं म्हणून जो विचारशील आहे त्यानं हा विचार करावा मला हा देह का मिळाला आणि हा विचार करणं आणि देह जा करता मिळालाय ती गोष्ट निवडणं इतर गोष्टी टाकणं याला विवेक असं म्हणतात संत श्रेष्ठ नामदेव महाराज भगवंताकडे करतात देवा हा विवेक तू दे कारण तात्पुरत्या या छोट्या आयुष्यामध्ये माणसाला इतका मोह हो पडतो त्याला वाटतं मी जग, जीवन जगतोय तेवढंच खरं नाही ज्याच्याकरता आपण आज आटापिटा करतो आणि धडपड करतो धड पडेपर्यंत जन्म असा विचित्र येतो त्या जन्मी या जन्मी जे मिळवलं त्याचा काही उपयोग नाही म्हणून अशी कोणती तरी गोष्ट मिळवा की जी सार्वकाली उपयोगी येईल आणि आता ज्यांची ज्यांची आपण काळजी करता त्यांची पण काळजी करणारा एखादा असा आपला प्रोटेक्टर असू दे आपला एखादा असा संरक्षण दाता असू दे ज्याला विमा म्हणतो ना आपण आणि तो विमा उतरवाल तो व्यवहारातला उतरवाच उतरवा पण थोडा त्याचा विमा वाया जातात विमा कंपनी सुद्धा वापरते शब्द त्याचाच योगक्षेम वाहम्यम हा परत शब्द त्या भगवंताचाच आहे या न्यायानं थोडासा त्याचा विचार करा हे विवेकाच मागण नामदेव महाराज भगवंताकडे करतात अनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक ऐसा विवेक पाडुरंगा ऐसा देवेक करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थ करावे सार्थ करावे नादिर दिर तुम दुम दानिम तदारे तारे दानिम नादिर दिर्दीर तुमदुम दानिम तदारे तारे दानिम नादिर दिर्दीर तुम दुम दानिम दारे दानीम नादिर तिर दिल तुम तुमदान तारे दा पमा पमा गरे सा। नादिर दिर दारे, तारे दा... नादिर दिर दिर दारे। <गीज़ेग़> ओ मेरे मोला की आस तो से गावे सुनावे ओ मेरे मोला की आस तो से गावे सुनावे ओ मेरे मोला की आस मेरे मोला दुनियाबीन जब किमान पाव दादा गिटक दादा कीटक दादा दादा गिटक दादा कीटक दादा दादा गिटकदा दादा कीटतकदा दादा गिटकदा रेसि द मग रे साना नादिर दिल दि नादिर दिलदिम तुमदानिमता दार तुम तुमदान दादार तुम तुमदानि दादार तारे दानी पिया तो माजवा आख्यानाकडे जाऊ स्वर दर्जाच ऐकाय करता देशातली मंडळी हजारो रुपये मोजतात कशा करता बोलतोय आपल्या गावातले कलाकार आहेत आज टाळ्या चांगल्या वाजवल्यात तुम्ही <laughs> थोड़ा रस घेऊन ऐकायला पाहिजे अमृता उनी गोड अगदी शब्द येत होते बघा थोडा तिकडं लक्षाचा भाग द्यायला पाहिजे एवढ्या करता सांगतोय मी की पुष्कळांना असं वाटतं की हे काय ऐकायचं याचा परमार्थाशी काय संबंध आमचे गुरुजी नेहमी म्हणतात जे रसिक असतात तेच परमार्थ चांगला करू शकतात जे रिक आहेत ना त्यांचा परमार्थ नीट होत नाही प्रपंच पण नीट होत नाही म्हणून रसिकता थोडी जोपासायला पाहिजे अर्थात रसिकता आणि लंपटता याची सीमारेषा अस्पष्ट आहे म्हणून सात्विकता टिकवायला कथा कीर्तन ऐकलं पाहिजे पण अशी गोड अख्यानं ऐकताना मध्ये मध्ये असं जर गोड सुरावट ऐकली तर चित्तामध्ये एक प्रकारची हळुवारता येते हळूवारपणा येतो आणि मग चित्त द्रवीभूत होतं द्रवीभूत झालेल्या चित्तावरती भगवंताचा ठसा पटकन उमटतो टीव्हीवरच्या सिरियल एवढ्या गाजतात त्याचं मुख्य कारण त्याच्या पाठीमागचं म्युझिक बॅकग्राऊंड म्युझिक ते म्यूट करा बघा बरं तुम्ही काय होते काही परिणाम होत नाही पण ते मागं करुंड्सवर असतात आता काहीतरी झालं बरं का आणि गाड्यांचा पाठ लागती, माग मागचं ते म्युझिक काढून टाकलं ना तर काही आपल्याला वाटत नाही गाडी माग गाडी पडते एवढंच वाटत असंच परमार्थात आहे स्वराचा आणि तालाचा आनंद घ्या स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे ज्याला भारतीय संगीत कळत नाही त्याला भारतीय अध्यात्म कधीच कळणार नाही स्वामी समर्थांना समाधी लागायची नाही तेव्हा ते काही वेळा आपल्या शिष्यांना सांगायचे भजन म्हणा रामकृष्णांना समाधी लागायची नाही त्यावेळेला ते विवेकानंदांना बोलवायचे आणि स्वर लावायला सांगायचे उत्तम गायक होते विवेकानंद उत्तम म्हणजे चांगले पट्टीचे गायक होते स्वामीजी गायला बसले पहिले चार स्वर लावले की यांची समाधी लागायची म्हणजे संगीताचा आणि अध्यात्माचा संबंध खूप जवळचा आहे हे लक्षात ठेवूया आणि याचा आनंद घेऊया दु... पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ज्यानी ज्यानी देणगी दिली आहे त्यांना स्वामींचे भरपूर आशीर्वाद आहेत हे कीर्तनकार या नात्याने बोलतोय कीर्तनकार म्हणजे पोस्टमन सारखा असतो तुम्ही म्हणाल तुम्हाला, तुम्हाला बोलायचा काय अधिकार आहे ड्रेसवर आहे मी त्यांच्या सरकारी ड्रेसवरचा पोस्टमन पत्र टाकतो ना त्याला अधिकार असतो काय फराळाचा घ्यायचा इतकं प्रामाणिकपणानं शेवटच्या दिवशी देतात उरलेलं शेजारचं आलेलं वास यायला लागलेलं जाऊ दे गमत येतली सोडा बोलण्याचा मुद्दा असता कबीरांचा दोहा अच्छे काम का पैसा अच्छे काम मे चला जाता हे और बुरे काम का पैसा बुरे काम में चला जाता है। पैशाला पण स्वतःचं प्रारब्ध असतं जे सज्जनपणाने मिळवलेले पैसे असतात ना ते स्वतःहून म्हणतात मला चांगल्या कामाला दे आणि चांगल्या ठिकाणी ते खर्च झाले की त्याचा परिणाम भगवंत त्याचे आनंदपटीनं आपल्याला देतो एक रुपया फुकटचा घेत नाही त्याचा व्याजदर सांगतो आणि आपण आख्यानाकडे वळूया व्याजदर काय आहे व्याजदर असतात बघा ते एलआयसीचे एजंट येतात ना त्यांच्याकडे असं चार्ट असतो इतके भरले तर इतके इतके भरले तर इतके त्याला पाच वर्षांनी इतके दहा वर्षांनी इतके पाच वर्ष पंधरा वर्षांनी इतके मिळतात काही परत मिळत नाहीत काही नंतर मिळतात काही मध्ये मध्ये चेक्स येतात लवकर मेलत तर फारच फायदा होतो <laughs> असं काय काय असतं बघा त्यांचं तो अभ्यास करून ते बोलतात आणि त्यांना नीट उत्तर दिली तर आपण त्यांच्याकडे ठेवी करतो मग तसं मला पण देता पाहिजे ना उत्तर माझ्याकडे पण सगळा चार्ट तयार आहे त्याचा एजंट आहे ना मी सगळा चार्ट तयार आहे ऐकून घ्या किती आहे व्याज किती आहे स्वर बांनी व्याजदर लिहून ठेवलाय किती दिल्यावर किती मिळत ऋण तरी मुठभर पोहे सुदाम देवाकडून मुठभर पोह्याचा तुकडे अख्खे पोहे सुद्धा नाहीत तुकडे ऋण तरी मुठभर पोहे त्याच्या व्याजात हे मगरीती त्याच्या व्याजात सोन्याची नगरी दिली हे जीवन असे पर्यंत ऋण मुठभर भर पोय त्याच्या व्याजात हे मगरीती मुद्दलात मुक्ती देणे मुद्दलात मुक्ती देणे ही कोण्या सावकारीची रीती कुठला तरी सावकार असा मिळेल का कुठली तरी बँक अशी मिळेल का स्वतः बुडीत खात्यात जाईल पण तुमचं चांगलं करील दिवाळखोर नारायण त्याला बहुतांचे ऋण दिवाळ निघालं त्याच्या बँकेच तरी तो स्वतः भिकारी होतो वामन दारामध्ये द्वारपाल झाला आणि स्वतः भिकारी होतो आणि ज्यानं आपल्याला हे दिलं ना त्याचं पूर्ण काळजी घेतो बलीनं दिलं दान बलीनं राजदान दिलं सगळं दिलं स्वतःला देऊन टाकलं आणि बलीला त्या बदल्यात काय दिलं त्याच्या दारामध्ये द्वारपाल झाले कायमचे बली हा सप्त चिरंजीवांपैकी आहे अश्वत्थामा बलीर व्यासू हनुमांश विभीषण हा कृपा परशुरामश सप्त त्यातले बली हे चिरंजीव आजही ते आहेत फक्त रिक्वेस्ट एवढीच आहे कुठे विचारू नका आमची पुराणांवर पूर्ण श्रद्धा आहे मग बली जर चिरंजीव असतील तर वामन आजही दारात उभे आहेत ना लाखो वर्ष झाली तरी वामन वामन द्वारपाल देत बर का वामन वामनराव <laughs> सांगण्याचा हेतू असा अशी भगवंताची बँक आहे तेव्हा सगळ्यांवर विश्वास ठेवण्याच्या पेक्षा जास्त विश्वास भगवंतावर ठेवावा एवढं विधान करतो आपण आपल्या आयुष्याला एक नियम लावून घ्या की एवढे पैसे दरवर्षी मी या चांगल्या कार्याला द्यायचे चांगलं कार्य चाललंय असा विश्वास आतमध्ये निर्माण होऊ द्या अर्थात त्याच्याच बुद्धीमध्ये भगवंत निर्माण करतो जो प्रामाणिक आहे नाहीतर नाही मनात येत असं काही चांगलं करावं असं मनातच येत नाही का मनात येत नाही आपलं पाप आपल्या आड येतं जर दानधर्म केला तर एकदम आपलं पाप नाहीस होईल पुण्य प्रदान होईल म्हणून ते पाप आपल्याला स्टॉप करतात नको अरे कुठलं काय पुष्कळ देतात तू कशाला देतो थोडं नाम घेऊया आणि चरित्राकडे वळायचं जरा उशीर झालाय पाहुणे आठ झालेत पण असू ते घड्याळाकडे बघू नका आणि घरी जाऊन करताय काय बसा थोड्या वेळीचा हा